पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथा चौदा एका सरोवरात अनागत विधाता प्रत्युत्पन्न वत्ती आणि यश भविष्य नावाचे तीन मासे राहत होते एकदा त्या सरोवराच्या काठावरून काही कोळी चालले होते त्या सरोवरातले खूप मासे पाहून हो। त्यांना आनंद झाला आणि ते म्हणाले बरे झाले आज आपल्याला हे सरोवर सापडले आता आपल्याला खूप मासे मिळतील आता संध्याकाळ झाली आहे उद्या अगदी सकाळीच येऊन मासे पकडूया असे बोलून ते कोळी निघून गेले त्यांचे बोलणे अनागत विधा ऐकले त्याला आपल्या डोक्यावर कुऱ्हाडच पडली असे झाले सरोवरातल्या सर्व सरोवरा माश्यांना याने जवळ बोलावले आणि तो म्हणाला बाबांना को कोळ्यांना लागला आहे तेव्हा दुसरीकडे जावे हे गाठ पडली असता पळून जाणे हाच एकमेव उपाय आहे उद्या सकाळी कोळी येऊन जाळे लावणार तेव्हा या क्षणी आपण येथून निघूया मरणापासून सुटका होण्यासारखा सुखावह मार्ग असताना शहाणे लोक कुलक्षय देशत्याग असल्या तात्वीर जंजाळात न गुरफटता साबडतोब निघून जातात सत्युत्पन्न योग्य वाटले तो म्हणाला संकटाने भरलेला स्वदेश न सोडणारे लोक म्हणजे परदेशातील जीवनाला घाबरणारे हरिण कावळे अगरषंढासारखे वाढवडिलांची विहीर आपण कशी सोडून द्यावी असल्या कुपमंदूक वृत्तीने राहणारे लोक शेवटी मृत्यूमुक्ती पडतात धारसी माणसाला कोणताही देश स्वदेशच त्या दोघांचे बोलणे ऐकून हसवून म्हणाला चार कोळ्यांचे केवळ आपापसातील बोलणे ऐकून तुम्ही कावरे बावरे झाला आणि हे वरलोपारहीत सरोवर सोडून देण्यास तयार झालात असली ही भ्याडवृत्ती योग्य नाही आयुष्य संपले असले तर येथेच काय पण कोठेही गेलात तरी मृत्यू तुमच्यावर झडप घालण्यास नाही दैवाने रक्षण केले तर कोठेही सुरक्षित राहाल उलट तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जेथे दैवत फुटले तेथे तुम्हाला वाचवू शकणार नाही प्राणावनात टाकून दिलेले पोरही जपते आणि हजारो उपचार करूनही सुरक्षित ठिकाणी असणारा मृत्यूमुखी पडतो तेव्हा मी काही तुमच्या येणार नाही तुम्हाला जे सुचे ते करा जाता तो निश्चय ऐकून अनागत विधाचा आणि प्रत्युत्पन्न इतर माशांबरोबर ते सरोवर सोडून निघून गेले सकाळी कोळ्यांनी येऊन जाळे टाकले आणि भविष्य व मागे राहिलेल्या इतर माश्यांना म्हणाला सारखा आहे असे तुझे म्हणणे तर मग पहाच माझा बुद्धिप्रभाव भलक्या स्पर्धा करण्यात काही अर्थ नाही असमर्थनचा त्यांना स्वतःला त्रासदायक होतो चुलीवर ठेवलेले भांडे उकळणाऱ्या पाण्यापेक्षा स्वतःला जास्त तापवून घेत असते शिवाय आपलीय व शत्रूची शक्ती किती याचा अंदाज न घेता सुरू केलेले किटवा म्हणाला लहान लोकांचा मोठ मोठ्यांचा पराभव करू शकतो संपूर्ण चंद्रबिंबालाच राहूचे ग्रहण लागते त्याप्रमाणे शत्रू जितका मोठा तितका तो लवकर दिसू शकतो शरीर यष्टीने मोठ्या असलेल्या मधोन्मत्त हत्तीला सिंह आपल्या एका पंजानेच घायाळ करतो अरुणाची किरणेही वयोवृद्ध पर्वतावर प्रसंग पडतात वयापेक्षा तेज हेच विशेष आहे म्हणून माझ्या गाय मी हा समुद्र कोरडा करीन समुद्रात सर्व नद्या येऊन बैठतात तरी तो भरत नाही त्या समुद्रास तुम्ही तुळकाभर पाणी मावणाऱ्या तोचीने कसे आटवणार टिटवीने विचारलं उत्साह हेच सर्व गोष्टींचे मूळ आहे टिटवा म्हणाला माझी चोच लोखंडासारखी बळकट आहे रात्रंदिवस प्रयत्न केला तर समुद्र काय आटत नाही पुरुषांनी जोपर्यंत आपले पौरुष सोडले नाही तोपर्यंत ढगांना कळून टाकणाऱ्या सूर्याप्रमाणे त्यांचाही विजयच होणार त्यांचे हे बोलणे ऐकून टिटवी म्हणाली समुद्राबरोबर तुम्ही भांडण पुकारणार असत मग इतर कर प्राण्यांना तरी मदतीला बोलवा अनेक क्षेत्रजीव एकत्रित झाले तर काहीतरी कार्य होते गवताची दोरी हत्तीलाही तोडता येत नाही चिमणी सुतार बेडू आणि माशी अशा एक तुटीने राहणाऱ्या प्राण्यांमुळे हत्तीला प्राणाला मुकावे लागले तसे होईल हे कसे तितव्याने विचारले तितली म्हणाली ऐका